वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग राम चालत जात असताना त्याच्या डाव्या डोळ्याच्या खालचा भाग अतिशय स्फुरण पाहू लागला तो घसरू लागला आणि त्याच्या अंगाला कंप सुटला वरचे होणाऱ्या अशुभ शकुनाकडे लक्ष जाऊन तो उद्गारला सीता कुशल असेल का सीतेला पाहण्याच्या उत्सुकतेने तो त्वरेने चालला आणि आपले निवासस्थान रिकामे पाहून मन उद्विग्न झाले भराभर इकडे जा तिकडे जा हे उलटून बघ ते उलटून बघ असे सगळीकडे तपासून पाहिला आणि पर्णशाला पर्णकुटी दिसत होती जेथे वृक्ष जणू रडत आहेत हरिण आणि पक्षी कोमेजून गेलेत जे उद्ध्वस्त होऊन शोभाविहीन झालेत वनदेवताने टाकून दिले आहे जेथे कातडी गवते अस्ताव्यस्त पसरले चटया उसकटून पडले आहेत असे ते झोपडीचे ठिकाण रिकामे पडलेले पाहून राम पुन्हा पुन्हा विराप करू लागला कोणी तिला ओढून नेले की ती मरण पावली नष्ट झाली कोणी तिला खाऊन टाकले कि ती भीतरी दडून बसली आहे की वनात कुठे गेली फुले फळे वेचायला तर ती गेली नाही कि कमळ्या असलेल्या गेली की पाणी आणायला गे नदीवर गेली खूप शोध करूनही वनात त्याला त्याची प्रिय पत्नी भेटली नाही तेव्हा शोक करून त्याचे डोळे लाल झाले तो रूप राम वेड्यासारखा दिसू लागला या वृक्षाकडे जा त्या वृक्षाकडे जा डोंगराकडे जा नदी नाल्याकडे जा असा तो शोक रुपी अथांग सागरात राम विलाप करीत एकसारखा फिरत राहिला कदंबा कदंब प्रिय असलेली माझी प्रिया तू पहिलीच करे जर तुला माहित असेल तर शुभवदना सीता कुठेही सांग बरे बेला कोवळ्या पालवी सारख्या वर्णाची पिवळे रेशमी वस्त्र नेसलेली आणि तुझ्या फळासारखे असलेली सीता तू पाहिली असलीस तर मला सांग अर्जुना तुझ्याविषयी आवड असणारी शेला जनक कन्या जिवंत आहे की नाही मला सांग उत्कृष्ट मैथिली कुठे आहे ते ककु, ककु खात्रीने माहीत असले पाहिजे कारण याच्यावर लता पाने फुले खूप असतात भुंगे याच्या होती गु गु गाणे असतात ककुभा तू श्रेष्ठ वृक्ष आहे से तिलकावर प्रेम करणारी सीता कुठे आहे हे तिलकाला खात्रीन ठेवते शोक दूर करणाऱ्या अशोका माझ्या प्रियेची माझी चटकन गाठ घालून देऊन मनाला शोक नष्ट करणारा हे आपले नाव सार्थ कर बरे पक्वता ताडफळासारखे तुस्तना असणारे ताडा तू बघितलीस का रे कुठे तुला माझी दया येत नसली तर ती सुंदरी कुठे आहे मला सांग जांबू नदर रत्नासारखे का, कांती असणारी माझी प्रिया जांभूळ वृक्षा तू पाहिली असलीस तर कुठे आहे सांग बरा मला कुठे आहे तुला माहित असले तर मोकळेपणे मला सांग कर्णिकारा आहा, हा फुलाने तू किती तु सुंदर दिसतोस तुझ्याविषयी प्रेम असलेली माझी साध्वी प्रिया पाहिली असलीस तर मला सांग बरे असेच आंबा नी महाज फणस पेंढ डाळींब अश्या झाडांना पाहून त्यांच्यापाशी जाऊन बकुल पुन्हाग चंदन केतक अशा झाडांना विचारित फिरणारा महायशस्वी राम वेड्यासारखा दिसू मृग एक सारखे पहात राहनी कंता मृगी बोबर अल्वा मृगा तुझा बछड़ सारखे डोले जानकी तुला महित करे गजा तुझा सोंडेसारख्या सुंदर मांडा तू कदाचित पहली अशी सुंदर गजा ना तु महित रे वाघा चंद्रासारखी मुख अली प्र मैथि जर तू पीस तो विश्वास मैं संग मुझ भय धरू नकोस प्रिये अवतेस कमल नेत्री मी पाहिले तुला झाडांच्या आठ लपून माझ्याशी बोलत नाही सोय थांब थांब सुंदरी माझी तुला किव नाही का फार गळेत करण्याचा तुझा स्वभाव नाही का बरे माझी अशी उपेक्षा करतेस गौरी पिवळे रेशमी वस्त्र तू नेसलीयस त्यामुळे चटकन दिसून येतेस धावत असलीस तरी मी तुला बघितले हा तुझ्यात माया ममता काही असेल तर थांब बरे छे ती ही नवेज। की सुंदरीला कोणी मारून टाकले असेल नाहीतर माझ्यावर संकट आले असताना ती माझी वाटच पाहणार खात्रीने नरमंसभक्ष राक्षसाने मी येथे नसल्यामुळे माझ्या प्रिया बालेच्या अंगाचे तुकडे करून तिला खाऊन टाकले असले पाहिजे तिचे ते, ते शुभ दात आणि सुंदर नाक आणि शुभ कुंडले असलेले पूर्ण चंद्रासारखे मुख ग्रहण लागल्याप्रमाणे होऊन निष्प्रभ झाले असणार माळा रोळावी तसे योग्यतेची चंदनाच्या कांतेमयी वर्णाची माझ्या विलाप करणाऱ्या कांद्याची कोवळी सुंदरमान कोणी भक्षण केली असली पाहिजे फुटलेल्या पालवीसारखे कोमल असलेले आणि इतस्त हाहात वारे करणारे तिचे बाजूबंद भूषणे घातलेले आणि बोटे थरथरत असलेले बाहू खरोखर खाल्ले गेले असले पाहिजे व्यापारांच्या तांड्याने टाकून दिलेली स्त्री पुष्कळ असताना सुद्धा जशी पशूने खाऊन टाकली तशी माझ्या वाचून एकटी पडलेली ही बाला राक्षसांच्या भक्षणालाच बळी पडली असावी महाबाहू लक्ष्मणा प्रियेला तू कुठे पाहिलीस का प्रिये कल्याणी कुठे तू गेले सीते, सीते। अशा रीतीने विलाप करीत राम या मनातून त्या कुठे वेगाने गरगर घर घर -गर स्वतः तर कुठे कष्टाने भटकत जात होता कांतीचा शोध घेण्याच्या उत्सुकतेने तो कुठे वेड्यासारखा दिसे तो कुठेही कुठे एके ठिकाणी पाय न स्थिरावतात अरण्ये नद्या पर्वत डोंगरावरून वाहणारे प्रवाह यातून वेगाने फिरत होता असा तो निबीड अरण्यातून जाऊन करता सर्वत्र फिरून ती भेटण्याची आशा न दिसल्यामुळे प्रियेच्या करता पुन्हा अधिक परिश्रम करू लागा अरण्यकांडाचा साठावा सर्ग समाप्त